अध्याय एकोणीसावा या अध्यायात गुरुपदेशाने कृतार्थ झालेल्या जनक राजा आपला अनुभव श्री गुरुना धन्यतापूर्वक सांगत आहे जनकौ वाच तत्व विज्ञान सौंदम संदाय हृदयोदरात नानाविध परामर्श्योद्धार कृतो मया आत्मज्ञानाच्या प्राप्तीमुळे संतुष्ट होऊन जनक आपली अनुभूती व्यक्त करताना म्हणतात हे मुनी श्रेष्ठ आपल्या उपदेशाचा स्वीकार करून मी माझ्या हृदयातील व पोटातील अनेक विचार रूपी बाण बाहेर काढून टाकले आहेत अष्टावक्र स्वामींच्या उपदेशाने व त्या उपदेशाच्या श्रवणामुळे राजा जनकाना तात्काळ आत्मज्ञानाची प्राप्ती झाली त्यांची मानसिक तयारी व पृष्ठभूमी आधीपासूनच तयार होती अंतःकरण शुद्ध होते म्हणून स्वामी अष्टावक्रांच्या तत्वबोधाच्या उपदेशाचे श्रवणानंतर त्यांनी शंका कुशंका वगैरे व्यक्त न करता त्याचा स्वीकार केला अर्जुनाप्रमाणे त्यांनी तर्क प्रमाण यांचा आग्रह धरला नाही शंकाकुल झाले नाहीत व अश्रद्धाही दाखवली नाही मुनिश्रेष्ठांच्या उपदेशाला त्यांनी एखाद्या मधुर पेयाप्रमाणे प्राशन करूनच स्वीकारले व त्यामुळे त्यांना अमृतत्वाचा लाभ झाला अष्टावक्र स्वामीजींचा उपदेश म्हणजे अमृतच पण त्याचा फायदा फक्त श्रद्धाशील अंतःकरणाच्या व्यक्तीलाच होऊ शकतो गीतेत म्हटले आहे श्रद्धावान लभते ज्ञान ज्ञानाचे अमृतफळ फक्त श्रद्धावान व्यक्तीलाच मिळते जनक आत्मरूप झाले त्या आत्मरूपाची अनुभूती राजा जनकाने व्यक्त केली ती लक्षपूर्वक ऐकल्यावरही विविध प्रश्न उपस्थित करून अष्टावक्र स्वामींनी राजांची परीक्षा घेतली व राजाची अनुभूती खरी असल्याचे सिद्ध झाले अष्टावक्र स्वामींची खात्री झाली की राजा जनकांना भ्रम झालेला नसून खरोखरीच आत्मज्ञान प्राप्त झाले आहे म्हणून या आधीच्या प्रकरणात अष्टावक्रांनी आत्मज्ञानाच्या स्वरूपात राजांना शांतीचा उपदेश केला विधीपूर्वक व शास्त्रसंमत पद्धतीने शिष्याला शिक्षण देऊन नंतर तो परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर गुरु शिष्याला दीक्षांत भाषण देऊन आपल्या विद्यालयातून निरोप देतो आणि जगात शास्त्रसंमत शुद्ध आचरणानिव्यवहार करण्याचा उपदेश देतो त्याचप्रमाणे स्वामी अष्टावक्रांनी जनकांना शांतीवर उपद कलि आह आत्मज्ञानानंतर प्राप्त झालखा या उपद्रामुळ राजा जनक धन्य झाल आह हा अष्टावक्र गीता नावाचा ग्रंथ जनक व अष्टावक्र यांच्या संवाद रुपान सिद्ध झाला असून अध्यात्माच्या क्षेत्रातील हा असा एक सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे की ज्याची तुलना दुसऱ्या ग्रंथाबरोबर करता येणार नाही तत्वबोधाचे यापेक्षा उच्च दर्जाचे विवेचन दुसऱ्या कोणत्याही ग्रंथात उपलब्ध नाही अष्टावक्र स्वामींचे दीक्षांत भाषण पूर्ण झाल्यावर ते राजा जनकांना आता निरोप देत आहेत आता राजा जनक अष्टावक्र स्वामींबद्दलची आपली कृतज्ञता व्यक्त करीत आहे ही कृतज्ञता केवळ औपचारिक शिष्टाचार नसून गुरुच्या कृपेने प्राप्त झालेल्या आपल्या आत्मस्थितीचे वर्णन आहे आत्मज्ञान ही एक अद्भूत शस्त्रक्रिया आहे त्याच्यामुळे विरुद्ध धर्मी तत्वांचा निराश होतो व शुद्ध आत्मज्ञान तेवढे शिल्लक राहते ज्या प्रकारे भट्टीत सोने तापवून वितळवून त्यातील भेसळ व निकच हलके धातू काढून टाकून शुद्ध सोने प्राप्त केले जाते त्याचप्रमाणे या आत्मज्ञान बोधाच्या प्रक्रियेत सुद्धा अज्ञानामुळे निर्माण झालेले अधर्मी संस्कार काढून टाकून आत्म्याच्या रूपातील सोने प्राप्त केले जाते यात मन बुद्धी स्मृती अहंकार शरीर संकल्प विकल्प विचार शास्त्र धर्म कामना वासना सर्व काही नाहीसेवते कारण आत्म्यासाठी या नैसर्गिक स्वभावाशी विसंगत असणाऱ्या विकृती आहेत त्यांचा आत्म्याशी काहीही संबंध नाही मृत्यूप्रसंगी शरीराचा तेवढा त्याग केला जातो बाकीचे सारे संस्कार इच्छा अहंकार आपल्या राहतात हे विसंगत विजातीय तत्वेच आपल्या पूर्वजन्माचे कारण म्हणतात पण आत्मबोधामुळे ती नाहीशी झाल्यावर पुनर्जन्माचे कारण उरत नाही म्हणून आत्मज्ञानामुळे महामृत्यू होतो असे म्हटले आहे कारण आत्मज्ञानानंतर जे शिल्लक राहते तेच आपले स्वतःचे आहे व त्याचेच नाव आत्मा आहे माणसाचा मुख्य रोग हो आहे विचार विचारामुळेच अनेक प्रकारचे कार्य करते विचार मृत्यूनंतरही बरोबर राहतात त्यांच्यामुळेच पुनर्जन्म होतो सुखदुखाचे कारण विचारच आहेत सर्व द्वंद्वे या विचारांमुळेच उद्भवतात दुसऱ्या शब्दात हे विचार म्हणजेच जग आहे विचारविरहित साधना म्हणजे ध्यान आहे त्याची प्राप्ती म्हणजे समाधी आहे तेच आत्मज्ञान आहे जोपर्यंत विचार सतावतात तोपर्यंत मनुष्य स्वस्थ होऊ शकत नाही राजा जनकांना आत्मज्ञान प्राप्त झाल्याने हा विचारांचा रोग बरा झाला आता ते पूर्ण स्वस्थ व शांत झाले आहेत अष्टावक्र स्वामींबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना ते म्हणतात की तुमच्या तत्वज्ञान रूपी आत्मबोधाचा स्वीकार करून मी हृदयातून व पोटातून अनेक विचार टाकले आहेत आता मी पूर्ण स्वस्थ आहे विचार आत्मज्ञानास बाधक आहेत या तरंगामुळे हृदयातल्या आत्म्याचे प्रतिबिंब दिसू शकत नाही विचारशून्यता हीच या ज्ञानप्राप्तीची किल्ली आहे विचारामुळे माणसाची दिशाभूल होते आत्मा आपणच आहोत पण त्याची विस्मृती झाली आहे निर्विकार व विचारशून अवस्थेत त्याचे पुनस्मरण होऊ शकतेस क्वच व काम क्वचार क्व विवेकित क्व अद्वैतम क्वच व अद्वैतम स्वमहिम निस्थित मे जनक म्हणतात आपल्या आत्म्याच्या महिम्यात एक झाल्यावर मला कुठला आलाय धर्म आणि कुठला आहे काम कशाचा अर्थ आणि विवेद तरी कुठला आणि द्वैत तरी कुठले आणि अद्वैतही कुठले आत्मा आपला स्वभाव आहे तोच सत्य आहे तोच आनंदरूप आहे त्याला प्राप्त करणे ही सर्वात मोठी प्राप्ती आहे आत्मज्ञानीच महामहिमा आहे अन्य सर्व महिमा खोटा आणि फसवणुकीचा आहे दुसऱ्यांनी दिलेली बाब तो पुन्हा हिसकावून घेऊ शकतो दुसऱ्याने मोठेपणा दिला म्हणजे फुग्यासारखे तुम्ही फुगून स्वतःला मोठे समजू लागला तरी त्याची हवा काढण्याची किल्ली तर दुसऱ्याच्या हातात आहे त्याची मर्जी असेल तेव्हा तो तुमची हवा काढू शकतो तुमचा मोठेपणा हिसकावून घेऊ शकतो त्यावेळी तुम्ही टिकू शकणार नाही मूळच्या साध्या सामान्यत्वापेक्षाही कितीतरी पटीने अधिक कुरूप वहीन हीन दिसू लागल जमीन घरेदारे धनसंपत्ती मित्रमंडळी जात बंधू पद प्रतिष्ठा याना आपण आपल्या प्रतिष्ठेची चिन्हे समजतो पण या सर्व दुसऱ्यांमार्फत आपल्याला प्राप्त झालेल्या गोष्टी आहेत दुसऱ्यांच्या हाताने किंवा दैव योगाने आपल्या जवळून या सर्व गोष्टी सहजपणे दुरावू शकतात व त्यांच्यावर अवलंबून असणारे आपले मोठेपण सुद्धा हिसकावून घेतले जाते आज लोकांनी तुम्हाला मते दिली आमदार बनवले खासदार बनवले तरी त्यांनी तुम्हाला मोठेपण दिलेले नसते तर त्यांच्या स्वार्थासाठी ते तुम्हाला माध्यम बनवतात जर त्यांचा स्वार्थ तुमच्या मार्फत पूर्ण होत नाही असं त्यांचं मत झालं तर ते पुन्हा तुम्हाला जमिनीवर आपण मालक नभे, तर लोकांचे गुलाम बनतात ते तुम्हाला माकडाला जसं नाचवतात त्याप्रमाणे नाचवतात तुम्ही स्वतःला मोठे समजून नाचता यालाच का मोठेपण म्हणायचं परंतु जनक म्हणतात की मी माझ्या महानतेत एकरूप झालो आहे कारण आत्मा हेच माझे मोठेपण आहे या आत्मस्वरूपात स्थिर झाल्यामुळे मी महान महिम झालो आहे माझ्या मोठेपणाला माझ्याजवळून कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही ते तर पूर्णतया माझेच वैयक्तिक मोठेपण आहे व ते माझे मीच प्राप्त केले आहे ते सदैव टिकणारे शाश्वत सत्य आहे वो फक्त माझे आहे आता दुसरा कोणी माझा नाही कारण तो वेगळा होऊ शकतो पण आत्मा वेगळा होऊ शकत नाही याच्यावर श्रेष्ठ असे दुसरे कोणतेच मोठेपण नाही ज्यांच्यात स्वतः मोठेपण नाही तेच दुसऱ्यांनी मोठेपणा द्यावा अशी अपेक्षा बाळगतात परंतु ज्याने आत्मरूपाने स्वतःचे मोठेपण संपादन केले आहे तोच श्रेष्ठ आहे या व्यक्तिगत मोठेपणाची प्राप्ती व्हावी म्हणून भिन्न भिन्न साधना उपासनांचा सा अवलंब केला जातो धर्म अर्थ काम आणि विवेक ही सुद्धा त्याची साधने आहेत याच प्रकारे ध्यानधारणा समाधी जप पूजा श्रवण निधी शास्त्र गुरु सत्संग कीर्तन प्रवचन ही सर्व साधने आहेत परंतु आत्मप्राप्तीनंतर त्यांचा काही उपयोग नाही आत्मज्ञानानंतरही त्यांचे ओझे वाहत राहणे हे मूर्खपणाचे आहे नंतर तर हे साधनच बंधन होऊ लागतात शास्त्रात सांगितले आहे की उत्तीर्णे तु गते पारे नौकाया किं प्रयोजनम जेव्हा मनुष्य नदी पार करून दुसऱ्या तीरावर उतरतो तेव्हा मग नावेचा काय उपयोग राहतो ती त्याच्यासाठी निरर्थक आहे तिच्यात बसून न राहता तीर तिला सोडून देण्यातच शहाणपणा आहे याच प्रकारे आत्मज्ञानाच्या अभावात द्वैताचा भ्रम होतो परंतु आत्मज्ञानी हे जाणून घेतो की द्वैत हा केवळ भ्रम आहे केवळ अज्ञान आहे वास्तवत हा सारा पसारा म्हणजे त्या एकाच आत्म्याचा पसारा व अभिव्यक्ती आहे या अद्वैताचे ज्ञान प्राप्त झाल्यावर आत्मज्ञानी माणसाचा द्वैत भाव संपुष्टात येतो अद्वैत सुद्धा द्वैत आहे कारण जेव्हा द्वैत अस्तित्वातच नाही तेव्हा अद्वैत म्हणणे सुद्धा चुकीचे ठरते म्हणून राजा जनक सांगतात की मी न द्वैत आहे न अद्वैत आहे मी केवळ आत्मस्वरूप आहे जनकाचे हे आत्मज्ञानाचे अनुभूतीचे परिपूर्ण असणारे निवेदन फार अमोल आहे आत्मज्ञानी माणूसच या अभिव्यक्तीद्वारे सत्य सांगू शकतो ह्याच सूत्रात राजा जनकाचे म्हणणे आहे की तो स्वतःच्या स्थिर झाला असल्याने आता त्याच्यासाठी धर्म सुद्धा निरर्थक झाला आहे आत्म्याची प्राप्ती झाल्यावर धर्माची सुद्धा आवश्यकता उरलेली धर्म हे तर आत्म्याचे स्मरण व्हावे यासाठीचे एक हत्यार उपकरण किंवा साधन आहे सर्व धर्मात आत्मप्राप्तीसाठीचे विधी सांगितलेले आहेत आचरण कर्मकांड योग भक्ती पूजा सर्व विधी केवळ साधने आहेत त्यांचा उपयोग अज्ञानी माणसांच्या करता आहे ज्ञानी माणसासाठी अशा प्रकारचे विधी निरथक आहेत धर्माचा अर्थ केवळ एखादा ग्रंथ एखादा संप्रदाय एखादी संघटना असा नसून तो विधी आत्मज्ञानाकडे घेऊन जातो तोच धर्म आहे म्हणून धर्म हे एक साधन आहे हिंदू मुसलमान ख्रिश्चन हे धर्म नाहीत धर्म तर फक्त आत्मा आहे अध्याय एकोणीसावे सूत्र तिसरे क्व भूतम क्व भविष्यम स्वमहिम निस्थित जनक म्हणतात कि मी सदैव आपल्याच महत्त स्थित व एकरूप झालेलो असताना मला भूतकाळ कोणता आणि भविष्य काळ कोणता वर्तमान काळ तरी कुठे आहे किंवा देश तरी कोणता आहे वेळेचे व ठिकाण्याचे बंधन अज्ञानी माणसाला बांधते आत्मज्ञानी त्याच्या परिघाच्या बाहेरच असतो आत्मनित्य आहे शाश्वत आहे त्याचा जन्म होत नाही तो निराकार व अलिप्त आहे म्हणून त्याच्यासाठी कोणताही भूतकाळ वर्तमान काळ किंवा भविष्य काळही असत नाही तो काला आहे त्याच्यासाठी जागेचे बंधन नाही कारण सर्व जागांवर तोच आहे तो या आधीच्या सर्व काळात होता आज आहे आणि पुढेही राहणार आहे त्याचा विनाश होतच नाही सृष्टी नवती तेव्हाही तो होता व सृष्टी नष्ट झाल्यावर सुद्धा तो राहणार आहे म्हणून ज्या पुरुषाने आत्मा जाणलेला आहे त्याने ब्रह्मच जानले व तो ब्रह्मस्वरूपच झाला राजा जनक हेच सांगतात की मी आत्मरूप झालो आहे म्हणून आत्म्याची महत्ता हीच माझी महत्त्व आहे अध्याय एकोणीसावा सूत्र चौथे क्वचा आत्मा क्वच वा अनात्मा क्व भं तथा क्वचिंता क्वचवा चिंता चिंता स्वमही जनक म्हणतात आपल्याच महत्तेत मी विलीन झाल्याने मला आत्मा कुठला आणि अनात्मा कुठला माझ्यासाठी शुभ काय आणि अशुभ काय चिंता कुठं आहे आणि अचिंता तरी कसली आत्मा परमात्मा ईश्वर ब्रह्म वगैरे नावे दिल्यामुळे अनेक भ्रमण निर्माण झाले आहेत वस्तुत असा कोणताच पदार्थ नाही असा भ्रम आहे की जणू काही या नावाचा एखादा पदार्थच आहे की जो पाहता येतो जाणता येतो मिळवता येतो परंतु ज्यांनी ध्यानाचा सखोल अनुभव घेतला आहे त्यांनी असे काही पाहिलेले नाही असे काही जाणलेले नाही व असे काही मिळवलेलेही नाही परंतु अनुभव व्यक्त करण्यासाठी त्यांनी जी नावे दिली त्यामुळे भ्रम निर्माण होतो सत्य हरवून जाते याच कारणाने ला म्हटले आहे की सत्य सांगता येत नाही व जे सांगता येते ते सत्य नसते सत्याची अभिव्यक्ती होऊ शकत नाही शब्दात रूपांतर करता करताच त्याचे असत्यात रुपांतर होते म्हणून ज्ञानी मौन पाळतात ध्यानामध्ये किंवा समाधीमध्ये आत्म्याचे दर्शन होत नाही किंवा त्याचा साक्षात्कारही होत नाही अशा स्थितीत जो काही अनुभव येतो त्यामुळे आत्म्याचे अनुमान करता येते निष्कर्ष काढता येतो की हा आत्माच आहे धूर पाहिल्यावर जसे आगीचे अनुमान करता येते तसेच हे अनुमान असते पण हा आत्मा कसा असतो हे सांगणे मात्र कठीण आहे म्हणून ज्ञानी माणसांची अभिव्यक्ती वेगवेगळी असते आत्म्याबद्दल जे काही सांगितले गेले आहे ते सत्य नाही लावसेने त्याला सत्य म्हटले महावीराने आत्मा म्हटले उपनिषदांनी तत् म्हटले ज्ञानी माणसांनी ज्ञान म्हटले भक्ताने ईश्वर म्हटले परमात्मा म्हटले अद्वैतवादी लोकांनी ब्रम्ह म्हटले राजा जनकांची अभिव्यक्ती अधिक स्पष्ट आहे कारण त्या स्थितीत पोहोचल्यावर आत्मा आणि अनात्मा यातला भेद नाहीसा होतो तेथे पोचल्यावर केवळ आनंदाचाच अनुभव येतो व्यक्ती पूर्ण शांत होते व असा अद्भुत अनुभव येतो की ज्याचे वर्णन केले जाऊ शकत नाही तेथे पोचल्यावर शुभ अशुभ चिंता अचिंता यांची आठवणच राहत नाही केवळ चैतन्य तेवढे उरते हीच सर्वश्रेष्ठ स्थिती आहे व या स्थितीत पोचल्यावर ज्ञानी पूर्णतेचा अनुभव येतो हेच त्याचे मोठेपण आहे अन्य दुसरे मोठे नाही अशा ज्ञानी ची महत्ता सर्व श्रेष्ठ आहे सूत्र पाचवे क्व सोप्तिर वा क्वच जागरण तथ क्व तुरीम निस्थित म्हणतात आपल्या महत्तेत एक रूप झाल्याने मला आता स्वप्न कुठले सुषुप्ती कुठली जागृत अवस्था पण कुठली आणि तुरीय अवस्थेचे पण भय कुठले आत्मज्ञानी पुरुष जागृतावस्था स्वप्नावस्था सुशुप्ती अवस्था व तुरीय अवस्था या चारही अवस्थांच्या पलीकडे असतो या चारी अवस्था शरीराच्या मनाच्या व बुद्धीच्या आहेत तुरीय अवस्था सुद्धा अंतकरणाची आहे चेतना या सर्वांच्या पलीकडची गोष्ट आहे व त्या स्थितीत आधीच्या चार अवस्थांची जाणीव होत नाही अध्याय एकोणीस सूत्र सहावे क्व दूर बाह्यम क्वाभ्यंतर क्वच वा सूक्ष्म स्वमहिम निस्थितस्य मे जनक म्हणतात आपल्या आत्म्याच्या महत्तेत स्थिर झाल्याने मला दूर कुठलं आणि जवळच कोणतं बाहेर काय आणि आतले काय स्थूल काय आणि सूक्ष्म काय आत्म्याच्या महतेत स्थित झालेल्या ज्ञानीपुरुषासाठी दूर जवळ आतले बाहेरचे असे भेद नाहीसे होतात कारण आत्मा दूर दूरसुद्धा आहे व जवळ सुद्धा आहे तो आत सुद्धा आहे आणि बाहेर सुद्धा आहे तो स्थूल सुद्धा आहे व सूक्ष्मसुद्धा आहे सृष्टीसुद्धा अशीच आहे जे पिंडी तेच ब्रह्मांडी सूक्ष्मच स्थूलाचे कारण आहे व स्थूल सुद्धा सूक्ष्मात रूपांतरित होऊन जाते ऊर्जा आणि पदार्थ भिन्न नाहीतच दोघांचे एकमेकात रूपांतर होते वैज्ञानिक ज्याला क्वांटा म्हणतात तसेच आत्म्याचे स्वरूप आहे न सूक्ष्म न स्थूल न पदार्थ न तरंग आणि असले तर दोन्ही आहे सूत्र सातवे क्व मृत्यूर्जीवित क्व लोका क्वा स्व क्व लौकिकम क्व जनक म्हणतात आपल्या महत्वेत स्थिर झाल्यामुळे मला मृत्यू कुठला आणि जीवन तरी कुठले कुठला लोक आणि कुठे त्याचे लौकिक व्यवहार लय कुठला आणि समाधी तरी कुठली आत्म्याचा जन्म होत नाही व मृत्यूही होत नाही तो सदैव अस्तित्वात आहे ज्याला जन्म होतो त्याचा मृत्यू होतो जर जन्मच झाला नाही तर मृत्यूच होणार नाही आत्मरूप झाल्याने आत्मज्ञानी म्हणू लागतो की मला जीवन नाही व मृत्यू नाही आत्मा अमर आहे लोक व लौकिक व्यवहार आत्म्यासाठी निरर्थक आहेत ते व्यवहार तर शरीर करते लय व समाधी हे सुद्धा मनासाठी आहेत आत्मा एकच आहे त्याचा कशात विलय होत नाही व त्याची समाधी लागत नाही हा सर्व अज्ञानातून निर्माण झालेल्या धारणा व समजुती ज्ञान प्राप्तीनंतर नाहीशा होतात अध्याय वा, वा होता अध्या सूत्र आठवे अलम त्रिवर्ग कथया योगस्य कथया प्यलम अलम विज्ञान कथ या, या विश्रांत आत्मनी, जनक म्हणतात आपल्या आत्म्यात एकरूप झाल्यामुळे मला त्रिवर्गाची म्हणजेच धर्म अर्थ काम यांची कथा पर्याप्त आहे योगाची कथा पर्याप्त आहे व विज्ञानाची कथा ही आहे ज्या ज्ञानी पुरुषांनी पूर्णता प्राप्त केली त्याच्यासाठी धर्म अर्थ आणि काम या संदर्भातली कोणतीच अपेक्षा शिल्लक राहत नाही कारण सिद्धीच प्राप्त झाल्याने सिद्धीची साधने निरर्थक होतात यास प्रकारे योग आणि विज्ञान यांची सुद्धा आवश्यकता राहत नाही मिळवण्यासाठी काहीही उरलेले नसल्याने या सर्व गोष्टींची उपयुक्तताच संपलेली असते सर्व काही सुटून गेले असल्याने एका आत्मरूपातच स्थिर होऊन योगी पुरुष हे सर्व श्रेष्ठ आहे ते प्राप्त करतो हाच सर्वोच्च धर्म आहे